अध्याय चौसष्टावा मृग राजाची कथा श्री शुक म्हणतात परीक्षिता एके दिवशी सांब प्रद्युग्न चारुभान गद इत्यादी यदुवंशी राजकुमार फिरण्यासाठी उपवनात गेले तिथे पुष्कळ वेळपर्यंत खेळ खेळल्याने त्यांना तहान लागले तेव्हा ते इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागले त्यांना एका पाणी नसलेल्या विहिरीत एक विचित्र प्राणी दिसला तो प्राणी म्हणजे पर्वताच्या आकाराचा एक सरडा होता त्याला पाहून ते आश्चर्यचकितच झाले त्यांना त्याची दया येऊन तिला बाहर काढण्याचा प्रयत्न करू लागले परंतु ती मुल जेव्हा त्या विहिरीत पडलेल्या सरड्याला कातडी दोराने बांधूनही बाहेर काढू शकली नाहीत तेव्हा कुतूहला जाऊन त्यांनी ही गोष्ट श्रीकृष्णांना सांगितली जगाचे जीवनदाते कमलनयन भगवान श्रीकृष्ण त्या विहिरीपाशी आल त्या सरड्याला पाहून आपल्या डाव्या हाताने सहज त्याला बाहेर काढली भगवान श्रीकृष्णांच्या कर्कमलाचा स्पर्श होताच सरड्याचे रूप टाकून तो एका स्वर्गीय दक्षतच्या रूपात प्रगट झाला आता त्याच्या शरीराचा रंग तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकू लागला होता आणि त्याच्या शरीरावर अद्भूत वस्त्र अलंकार आणि फुलांच हार दिसू लागल होते यात दिव्य पुरुषाला सरड्याची योनी प्राप्त झाली हि जरी श्रीकृष्णांना माहीत होतरीसुद्धा त कारण सर्वसाधारण माणसानं माहीत व्हाव म्हणून त्यांनी त्याला विचारले हे महाभागा तू अत्यंत रुपवान आहेस कोण आहेस तू खात्री ने तू कोणीतरी श्रेष्ठ देव असावास असं मला वाटतय हे कल्याणमूर्ती कोणत्या क्रमामुळे तुला या योनीमध्ये यावे लागले तुझी अशी दशा होण्याचे योग्य नव्हे आम्ही तुझा वृत्तांत जाणू इच्छितो तो आम्हाला सांगणे तुला योग्य वाटत असेल तर सांग श्री शुक म्हणतात जेव्हा अनंत मूर्ती श्रीकृष्णांनी राजाला असे विचारले तेव्हा त्याने आपला सूर्यासारखा तेजस्वी मुगुट भगवंतांच्या चरणांवर टेकवून त्यांना प्रणाम करून म्हटले प्रभू मी इक्ष्वाकूचा पुत्र नृगुरावाचा राजा आहे जर एखाद्याने आपल्यासमोर दानशूर पुरुषांचा उल्लेख केला असेल तर त्यावेळी माझे नावही आपल्या कानावर आलेले असेल हे प्रभू आपण सर्व प्राण्यांच्या अंतःकरणांचे साक्षी आहात काळाचा पडदा आपल्या अखंड ज्ञानामधे बाधा आणू शकत नाही म्हणून आपल्याला अज्ञा तसे काय असणार आहे असे असूनही आपली आज्ञा म्हणून मी सांगतो हे भगवन पृथ्वीवर जेवढे धुळीचे कण आहेत आकाशात जितके तारे आहेत आणि पावसाळ्यात पाण्याच्या जेवढ्या धारा पडतात तितक्या गायी मी दान केल्या होत्या त्या गायी तरुण साध्या सुंदर सुलक्षणी आणि कपिला होत्या न्यायार्जित धनाने मी त्या प्राप्त केलेल्या होत्या सर्वांना वासरे होती त्यांची शिंगे सोन्याने मढवलेली होती आणि खूर चांदीने रेशमी वस्त्रे हार आणि दागिन्यांनी त्यांना सजवले होते अशा गायी मी दान दिल्या होत्या जे श्रेष्ठ कुमार सद्गुणी शील, संपन, शील संपन्न कुटुंब पोषणास असमर्थ सत्यशील तपस्वी वेदपाठी शिष्यांना विद्यादान करणारे चारित्र्य आणि तरुण होते त्यांना मी वस्त्रे अलंकार देऊन गायीचे दान करीत असे अशा प्रकारे मी पुष्कळशा गायी जमीन सोने घर घोडे हत्ती सहित, कन्या तिळांचे पर्वत चांदी अंथरुणे वस्त्रे रत्ने गृहसामग्री आणि रथ इत्यादींचे दान केले अनेक यज्ञ केले आणि पुष्कळशा विहिरी तलाव इत्यादी बांधले एके दिवशी एका तपस्वी ब्राह्मणाची एक चुकलेली गाय माझ्या गायींमध्ये येऊन मिसळली मला याची कल्पना नव्हती मी नकळत ती गाय दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान नेली जेव्हा ती गाय तो ब्राह्मण घेऊन चालला तेव्हा त्या ते गायचा मूळ मालक त्याला म्हणाला ही माझी गाय आहे दान घेणारा ब्राह्मण म्हणाला ही माझी आहे कारण मृगराजाने मला ही दान दिलेली आहे ते दोघे ब्राह्मण आपापसात आप भांडण करीत आपलेच म्हणणे खरे आहे हे पटवण्यासाठी माझ्याकडे आले एक जण म्हणाला ही गाय आपण मला दिली आहे आणि दुसरा म्हणाला असे असेल तर तू माझ्या गायीची चोरी केली आहेस ते ऐकून माझे चित्त गोंधळून गेले मी धर्मसंकटात सापडलो आणि त्या दोघांना अत्यंत नम्रतेने म्हणालो की हिच्या बदल्यात मी आपणास एक लक्ष उत्तम गायी देई आपण ही गाय मला परत द्या मी आपला सेवक आहे नकळतपणे माझ्या हातून हा अपराध घडलेला आहे आपण माझ्यावर कृपा करा आणि मला अमंगळ नरकात जाऊन पडण्याच्या संकटातून वाचवा राजन मी हिच्या बदल्यात काहीही घेणार नाही असे म्हणून गायीचा मूळ मालक निघून गेला तू हिच्या बदल्यात एक लक्षस काय दहा हजार गायी दिल्यास तरी सुद्धा मला नकोच असे म्हणून दुसरा ब्राह्मण सुद्धा निघून गेला देवादि देव जगदीश्वरा आयुष्य संपल्यावर यमराजाच्या दूतानी मला यमपुरीला नेले तिथे यमराजाने मला विचारले राजा तू अगोदर आपल्या पापाचे फळ भोगू इच्छितोस की पुण्याचे तू केलेले दान आणि धर्म यांचे फळ म्हणून तुला असा तेजस्वी लोकप्राप्त होणार आहे की ज्याला तोड नाही प्रभु, तेव्हा मी यमराजानं म्हणलो देवा मी अगोदर पापाचं फळ भोगू इच्छितो आणि त्याच क्षणी यमराज म्हणाला पड जा त्याने असे म्हणताच मी तेथून खाली पडत असताना पाहिले की आपण सरडा झालेला हवे हे प्रभू मी ब्राह्मणांचा सेवक दानशूर आणि आपला भक्त होतो आपले दर्शन व्हावे अशी माझी उत्कट इच्छा होती आपल्या कृपेनेच माझी पूर्वजन्माची आठवण अजून नाहीशी झाली नाही भगवन आपण परमात्मा आहात शुद्ध अंतकरणाचे योगेश्वर उपनिष्नांच्या दृष्टीने स्वतःच्या हृदयात आपले ध्यान करीत असता हे इंद्रियातीत परमात्मन सरणा होण्याच्या मोठ्या दुःखामुळे मी विवेकहीन झालो असतानाही आपण साक्षात माझ्या सा दृष्टी कसे आलात जेव्हा प्रपंचातून सुटण्याची वेळ येते तेव्हाच आपले दर्शन होते हे देवदेवा हे पुरुषोत्तमा गोविंदा हे अविनाशी अच्युता पवित्र कीर्ते हे नारायणा हे ऋषिकेशा हे प्रभू मी आता देवलोकी चाललो आपण मला अनुमती द्यावी हे श्रीकृष्णा मी कुठेही असलो तरी माझे चित्त नेहमी आपल्या चरणकमलांवर स्थिर असावे सर्व विश्वरूप अनंत शक्ती ब्रह्मस्वरूप, अशा आपणास मी नमस्कार करीत आहे हे वासुदेवा श्रीकृष्णा योगेश्वरा मी आपणास नमस्कार करीत आहे असे म्हणून मृगान भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि आपल्या मुक्टाने त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला। नंतर त्यांची आज्ञा घ्वून सर्वजण पाहत असतानाच तो श्रेष्ठ विमानात बसला ब्राह्मणांना दक्षमानणार धर्माचा आधार असलखिदिनंदन भगवान श्रीकृष्ण क्षत्रियांना उपद्रिसाठी म्हणून तिथ उपस्थित असलखांना म्हणाल जिल्होक अख्नीसारखस्वी असतात तसुद्धा ब्राह्मणांच अल्पसुद्धा धन हिरावून घन पचवू शकत नाहीत तर मग स्वतला लोकांचे स्वामी समजणारे राजे कसे पचवू शकतील मी हालाहल विषाला विष वीश मानित नाही कारण त्याच्यावर उपाय आहे पण ब्राह्मणांचे धनच महान विष आहे ते पचविण्याचा पृथ्वीवर कोणताही उपाय नाही विष केवळ खाणाऱ्याचेच प्राण घेते आग पाण्याने विजवली जाऊ शकते परंतु ब्राह्मणांच्या धनरुप अग्नीपासून जी गाग उत्पन्न होते ती सर्व कुळाला मुळापासून जाळून टाकते जर ब्राह्मणाच्या पूर्ण शिवाय त्याचे धन उपभोगले तर ते तीन पिढ्यांना नष्ट करते आणि जर बळजबरीने त्याचा उपभोग घेतला तर त्यामुळे भोगणाऱ्याच्या पूर्वजांच्या दहा पिढ्या आणि भविष्यातील सुद्धा दहा पिढ्या नष्ट होतात जे मूर्खराजे आपल्या राजलक्ष्मीमुळे आंधळे बनून ब्राह्मणांचे धन हिरावून घेऊ इच्छितात ते नरकात जाण्याचीच इच्छा करतात स्वतःला अधपतनाच्या किती खोल खड्ड्यात पडावे लागेल हे ते पाहत नाहीत ज्या उदार हृदय कुटुंबवत्सल उदर उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले जाते त्यांच्या रडण्याने पडणाऱ्या त्यांच्या अश्रूंच्या थेंबांनी जमिनीवरील जितकी धुलीकण भिजतात तितकी वर्षेपर्यंत ब्राह्मणांचे धन हिरावून घेणाऱ्या उच्चंखल राजांना आणि त्यांच्या वंशजांना कुंभीपाक नरकांमधे दुःख भोगावे लागतात जो माणूस आपण किंवा दुसऱ्यांनी ब्राह्मणांना दिलेली वृत्ती हिरावून घेतो तो, तो साठ हजार वर्षे विष्टेतील किडा होतो म्हणून मला वाटते की ब्राह्मणांचे धन नजर चुकीने सुद्धा माझ्या खजन्यात येऊ नये कारण जे लोक ब्राह्मणांच्या धनाची इच्छा करतात ते या जन्मामध्ये अल्पायुषी शत्रूकडून पराभूत आणि राज्यभ्रष्ट होऊन जातात तसेच मृत्यूनंतर सुद्धा दुसऱ्यांना त्रास देणारे सापस होतात म्हणून माझ्या आप्तांनो ब्राह्मणाने जरी अपराध केला तरी सुद्धा त्यांचा द्वेष करू नका त्यांनी जरी मारले किंवा पुष्कळशी शिवाशाप दिले तरी तुम्ही त्यांना नेहमी नमस्कारच करा मी जसा सावध राहून वेळोवेळी ब्राह्मणांना नमस्कार करतो त्याचप्रमाणे तुम्हीही करा जे असे करणार नाहीत त्यांना मी शिक्षा करेल नकळतही ब्राह्मणाचे हिरावून घेतलेले धन हिरावून घेणाऱ्याचा अधपात करते जसे ब्राह्मणाच्या गायीने राजा मृगाला सरडा केले सर्व लोकांना पवित्र करणाऱ्या भगवान द्वारका द्वारकावासियांना अशा प्रकारे उपदेश करून ते तिच्या महालात निघून गेले चौसष्टावा समाप्त